तिसरा स्कंधतीसरा अध्यायाठवा ब्रह्मदेवाची उत्पत्ती मैत्रेय उवाच सत्सवनीयो बत पूर्वंशो यल्लोकपाल भगवत्प्रधान बहुविथेहाजितकीर्तिमाला पदे पदे नूतन यशक्षण ओम नमो भगवते वासुदेवाय मैत्रे म्हणाले विदुरा तू भगवद्भक्तलोकपालयमराजेस् तू पूर्ववंशात जन्म घेतल्याने जो वंश ही सेवनीय झाला आहे तू पदोपदी श्रीहरींच्या कीर्ती रूप माळ नित्य ताजी टवटवीत ठेवीत आहेस क्षुद्रविषयी सुखाच्या इच्छेने मोठे दुःख ओढवून घेणाऱ्या लोकांच्या दुःख निवृत्तीसाठी आता मी श्रीमद भागवत पुराण सांगण्यास सुरुवात करतो हे पुराण स्वतः श्री शंकरषण भगवानांनी सनकादी ऋषींना सांगितले होते अखंड जानसंपन्ना से आदिदेव भगवाषण पाताल लोकात होते सनतकुमार आदी ऋषींनी त्यांना त्यांच्याहून श्रेष्ठ अशा श्री वासुदेवांचे तत्व जाणण्यासाठी प्रश्न विचारला ज्यांना वासुदेव या नामाने संबोधतात त्या आपले आश्रय असणाऱ्या परमात्म्याची त्यावेळी शेष मानसिक पूजा करीत होते कमळाच्या कळीसारखे बंद असणारे आपले नेत्र सनतकुमारादींच्या उत्कर्षासाठी त्यांनी अर्धोन्मिलित केले सनतकुमार आदी मुषींनी मंदाकिनी नदीच्या पाण्याने भिजलेल्या आपल्या जटानी चरणांचे आसन अमलपुष्पाला स्पर्श कि ज्यादा कमलपुष्पां नागराजकुमारी सुयोग्य प्रेमपूर्वक अनेक वस्तु अर्पण कर पूजा करता सनतकुमारादी ऋषि लीलाकार आरंवार सदगदीतवाणीने तीला गाइल्ला त्यावेळी शेषभगवानांच्या उभारलेल्या हजारो फणांवरील किरीटांच्या हजारो श्रेष्ठ रत्नांची छटा चकचकीत किरणानी झळकत होती हिविदुरा निवृत्तीप्रायण सनत्कुमारांना भगवान सत्कर्षणानी भागवत ऐकवले होते हे प्रसिद्धच आह नंतर सनतकुमारांनी हि परमव्रती संख्यायन मुनीना त्यांनी प्रश्न कल्यावरून सांगितल होत परमहंसाच प्रमुख सांख्यायनांना जेव्हा भगवंतांच्या विभूती वर्णन करण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी आपले अनुयायी शिष्य आपले गुरु पराशर मुनी आणि बृहस्पतींना हे भागवत सांगितले त्यानंतर परमदयाळू पराशरांनी पुलेस्त्य मुनीच्या सांगण्यावरून हे आदी पुराण मला सांगितले <coughs> वत्सा श्रद्धाळू आणि सदैव अनुयायी अशा तुला हे मी पुराण सांगतो सृष्टीच्या पूर्वी हे संपूर्ण विश्व पाण्यामध्ये बुडालेले होते त्यावेळी एकमात्र श्री नारायण शेषशय्येवर पहुडले होते त्यांनी आपली ज्ञानशक्ती अबाधित ठेवूनच योगनिद्रेचा आश्रय घेऊन आपले डोळे मिटून घेतले सृष्टिकर्मापासून विश्रांती घेऊन ते आत्मानंदच मग्न होते <coughs> त्यांच्यामध्ये कोणत्याही क्रियेचा लवलेश नव्हता ज्याप्रमाणे अग्नी आपली दाहक शक्ती लपवून लाकडामध्ये व्यापून असतो त्याचप्रमाणे श्रीभगवंतानी सर्व प्राण्यांच्या सूक्ष्म शरीरांना आपल्या शरीरात लीन करून आपल्याला आधारभूत असलेल्या जलाशयन कल निर्मित काल आल्यावर पुन्हा जागविण्यासाठी फक्त कालशक्तीला जागी ठ्याप्रमाणे आपल्या स्वरूपभूत चितशक्तीसह एक हजार युग चौकड्यापर्यंत जलाक्षयन केल्यानंतर जेव्हा त्यांनीच प्रतक्या त्यांच्या कालशक्तीन त्यांना जीवांच्या कर्मांच्या प्रवृत्तीसाठी प्रिणा दिली तव्हा त्यांनी आपल्या शरीरात लीन असल असंख्य लोक पाहिल जेव्हा भगवंतांची दृष्टी आपल्यातच अंतर्भूत असलख्खा लिंग शरीर इत्यादी सूक्ष्मतवांवर गिली तव्हा तालाला अनुसरणाऱ्या रजोगुणाने क्षोभ पावल्यान सृष्टीरचनेच्या निमित्तान त्यांच्या नाभीप्रदेशातून बाहेर पडले कर्मशक्तीला जागृत करणाऱ्या कालांमुळे श्री नारायणाच्या नाभीतून प्रकट झालेल्या सूक्ष्म तत्व रूप कमलकोषाने सूर्यासमान आपल्या तेजाने त्या अथांग जलराशीला दैदिप्यमान केले सर्व गुणांना प्रकाशित करणाऱ्या त्या सर्व लोक असलेल्या कमलामध्ये तेच भगवान विष्णू स्वतः अंतर्यामी रूपाने प्रविष्ट झाले तेव्हा त्यातून न शिकविताही सर्व वेदांना जाणणारे वेदमूर्ती ब्रह्मदेव प्रकट झाले म्हणून त्यांना लोक स्वयंभू म्हणतात त्या कमलकोशावर बसलेल्या ब्रह्मदेवांना जेव्हा कोणतेच लोक दिसले नाहीत तेव्हा डोळे फिरवून आकाशात चारी दिशांना मान वळवून ते पाहू लागले तेव्हा त्यांना चारी दिशांना चार तोंडे उत्पन्न झाले त्यावेळी प्रलयकालीन वाऱ्याच्या प्रचंड वेगाच्या मार्याने पाण्यावर उसळणाऱ्या तरंगामुळे त्या जलराशीच्या वर आलेल्या कमलावर बसलेल्या आदिदेव ब्रम्हदेवांना स्वतःचे तसेच त्या लोक तत्वरूप कमलाचे काहीच रहस्य समजले नाही ते विचार करू लागले कि या कमलकर्णिकेवर बसलेला मी कोण आहे कोणत्याही आधाराशिवाय या पाण्यात हे कमल कोठून उत्पन्न झाले याच्या खाली निश्चित काहीतरी वस्तू असली पाहिजे ज्यादा आधारा कमल है अच्छा कर देगा प्रदेशाजन को वस्तु दस लिदुरा गड़द अंधार उत्पत्ति स्थान लोधने ब्रह्मदेव पुष्क का भगवंता से कालचक्र जो भयभीत करून त्यांचे आयुष्य क्षीण करतो शेवटी आपली इच्छा पूर्ण न झाल्याने निराश होऊन ते तेथून माघारी फिरले आणि पुन्हा आपल्या आधारभूत कमलावर बसून हळूहळू प्राणवायूवर विजय मिळवून चित्तातील सर्वसंकल्प काढून टाकून समाधीत स्थिर झाले अशा प्रकारे दिव्य शंभर वर्षे चांगल्या तऱ्हेने योगाभ्यास करून ब्रह्मदेवांना ज्ञान झाले तेव्हा अगोदर शोधूनही जे आपले अधिष्ठान त्यांना सापडले नव्हते ते त्यांच्या स्वतःच्या अंतःकरणातच प्रकाशित होत असलेले त्यांनी पाहिले त्यांनी असे पाहिले की त्या प्रलयकालीन जलामध्ये शेषाच्या कमलाच्या देठासारख्या गोऱ्या आणि विशाल शय्येवर पुरुषोत्तम भगवान एकटेच पहुडले आहेत शेषनागाच्या हजारो फणा छत्रासारख्या पसरल्या आहेत त्यांच्या मस्तकावरील किरीटावर जी रत्ने जडवली होती त्यांच्या प्रकाशाने प्रलयाच्या पाण्यातील अंधार नाहीसा झाला आहे ते आपल्या शरीराच्या तेजाने पाचूच्या रत्नपर्वतांच्या शोभेवर मात करीत आहेत त्यांच्या कमरिता पितांबर पर्वत प्रांतात पसरलेल्या संध्याकाळच्या पिवळसर चकचकीत मेघांचंदर्यही दुसर करीत आह मस्तकावरील सुशोभित सुवर्णमुकुट सुवर्ण शिखरांनाही मान खाली घालायला लावित आह त्यांच्या गळ्यातील वनमाला पर्वतावरील रत्न धबधबे वनस्पती आणि फुलांच्या शोभेला निस्तैज करून टाकीत आह आणि त्यांचे बाहू बांबूचा आणि चरणवृक्षांचा तिरस्कार करीत आह त्यांच्या शरीराचा लांबरुंद विस्ताराने त्रैलोक्य व्यापल्यासारखे वाटते ते आपल्या शोभेने निरनिराळ्या दिव्य वस्त्रांना आभूषणांना सुशोभित करणारे असूनही पीतांबर इत्यादी वस्त्रालंकारांनी सुशोभित आहेत आपापल्या इच्छापूर्तीसाठी निरनिराळ्या मार्गांनी पूजा करणाऱ्या भक्तजनांना कृपापूर्वक आपल्या इच्छा पूर्ण करणाऱ्या चरणकमलांचे दर्शन देत त्यांची सुंदर बोटे नखचंद्रिकांमुळे वेगवेगळी अशी स्पष्ट चमकत आहेत सुंदर नाशिका रेखीव भुवया कानातील झगमगणाऱ्या कुंडलांची शोभा यांनी लालसर उठांची कांती आणि भक्तांची पीडा दूर करणारे हास्युक्त मुखकमल याने ते आपल्या भक्तांचा सन्मान करीत आहेत वत्सा त्यांच्या कमरेवर कदंब फुलातील केसराप्रमाणे पी तांबर आणि सुवर्णमेखला शोभत आहेत तसेच अमूल्य हार आणि सुंदरचिन्ह वक्षस्थळावर शोभून दिसत आहे ते अव्यक्त मूळ असलेल्या चंदनाच्या वृक्षाप्रमाणे आहेत महामूल्य उत्तमोत्तम मण्यांनी सुशोभित अशा अंगदांनी युक्त त्यांचे विशाल भुजदंड हे जणू त्या वृक्षाच्या हजारो शाखाच आहेत आणि त्यांच्या खांद्यांना शेष लपेटले आहे नागराज अरंतांचे बंधू श्री नारायण सभोवती पाणी असलेल्या पर्वतासारखे आहेत ते संपूर्ण चराचराचे चरा आश्रय आहेत हजारो मुकुट ही त्या पर्वताची जणू सुवर्ण मंडित शिखरेच आहेत तसेच त्यांच्या वक्षस्थळावर शोभणारा कौस्तुभमणी जणू पर्वतातून प्रकट झालेले रत्नच आहे प्रभूंच्या गळ्यामध्ये जणू वेदरूप भ्रमर गुंजारो करीत असलेली कीर्तिमय वनमाला विराजत आहे सूर्य चंद्र वायू अग्नि आदी देवताही त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नाहीत आणि त्रिभुवनात स्वैरपणे संचार करणाऱ्या सुदर्शन चक्रासारखी आयुधे प्रभूंच्या आजूबाजूला फिरतात त्यामुळे त्यांच्या जवळ जाणे कठीण आहे तेव्हा विश्वाची रचना करण्याची इच्छा करणारे लोकविधा ब्रह्मदेव यानी भगवंतांच्या नाभी सरोवरून प्रकट झालेल्या कमल जल आकाश वायू आणि आपले शरीर याच केवळ पाच वस्तू पाहिल्या याशिवाय त्यांना दुसरे काहीही दिसले नाही रजोगुणाने व्याप्त झालेले ब्रह्मदेव प्रजेची निर्मिती करू इच्छित होते त्यांनी जेव्हा सृष्टीला कारणीभूत असणाऱ्या या पाच वस्तू पाहिल्या तेव्हा लोक निर्मितीला उत्सुक झाल्या कारणाने त्यानी गती श्रीहरीचे श्रीहरी आपले चित्त श्री एकाग्र केले आणि त्या परमपूजनीय प्रभुची ते स्तुती करू लागले सकर्मबीजम्रजसोपरक्ता प्रजूक्षन्य निदेव दृष्ट्या दे अस्तौद्विसर्गाभिमुखस्त मीड्य मव्यक्तवर्तन्यभशितात्मा श्रीमद्भागवते महापुराणे पारंस्या संहिताया तृतीयस्कंधे अष्टोध्याय श्रीकृष्ण